श्रीधर स्वामीकृत श्रीरामविजय अध्याय पंचवीसावा शरण येई राघवास सोडूनी मदा वालीचा मुलगा आणि सुग्रीवाचा युवराज अंगद आज राजनीतीत जाणणारा होता रावणाबरोबर राजनैतिक मुद्द्यांची चर्चा अधिक चांगल्या प्रकारे अंगदच करू शकेल म्हणून अंगदाची निवड वाटाघाटीसाठी रामाने केली अंगद रावण सभेत जाऊन उच्छासनावर बसला आणि तो युद्ध टाळण्याचे प्रयत्न करू लागला रावणा अरे तू पराक्रमी आहेस तर सत्कर्म कर आणि जगात कीर्ती मिळो दुष्किर्ती करून घेऊ नकोस विवेकाने वाग दुष्टपणा करू नको इतरांना उपद्रव देऊ नको चित्ताची एकाग्रता करून बुद्धी भगवध्भजनी लाव दुसऱ्याचे धन आणि परस्त्री यांच्या लोभात तू पडू नकोस हे लंकेचा राजा मी काय सांगतो ते नीट ऐक तू रामरायाशी मैत्री कर ही राम म्हणजे गुण निधान त्याला शरण जाणाऱ्यांचे दोषांना तो क्षमा करतो जो एक वाणी एक वचनी एक पत्नीव्रती आहे त्याला त्याची सीता अर्पण कर आणि चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत लंकेचे राज्य सुखाने कर अंगदाच्या या बोलण्याने रावणाच्या क्रोधाग्नी तुपाची आहुती पडावी तसा रावण भडकला तो अंगदाला म्हणाला अरे माकडा तू कोणाचे अन्न खातोस अरे निर्बुद्धा माझे समजूत घालतोस मला शहाणपणा शिकू नकोस अरे मूर्खा तुझा बाप तरी कोण तेव्हा अंगद म्हणाला माझ्या पित्याला तू चांगला ओळखतोस ज्याने तुला सहा महिनेपर्यंत बगलेत धरून चारी समुद्री स्नान केले नंतर तुला माझ्या पाळण्यावर खेळण्यासारखा उलटा टांगला तुझ्या दाडी मिश्या मी तेव्हा उपटल्या होत्या तुझ्या पित्याने वालीजवळ भिक्षा मागून तुला परत मागितला ज्या वालीने तुझ्या मुखाला काळे फासले आणि ज्याने तुला लंकेत भिरकावला त्या वालीचा मी पुत्र आहे मला माकडा म्हणून हेळवू नकोस मला अंगद म्हणतात मी किश्किंदेच्या राज्याचा युवराज आणि रामाचा दूत आहे तू न ऐकलं तर मी तुला शिक्षा करण्यासाठी आलो आहे त्या रामाची पत्नी तू चोरासारखी पळवून आणलीस सीतेच्या निर्मल हृदय मंदिरात एखादा प्राणी प्रवेशावा तसा तू आहेस ज्याच्या भावाने तुझ्या बहिणीचे नाग कापले त्या रामचंद्राचा मी दूत आहे तुझा शोध घे घेत राम सुवेल पर्वताच्या तळी आला आहे तुझे घटका भरली म्हणून समज अंगदाचा तो उद्देश ऐकून खवळलेला नाग जंख मारण्यासाठी जसा फुटकार टाकतो तसा रागावून रावण अंगदाला म्हणाला मरकटा मी तर दशमुखी आहे कुंभकर्णाला सांगून राम लक्ष्मणासह सगळे वानर सैन्य एक एक घास करून गेळून टाकू इंद्रा, इंद्रा सह सर्व देवांना मी बंदीत घातले तिथे या मानवी राम लक्ष्मणांना विचारतो कोण सीतेला परत देणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे सर्व देव माझी सेवा करतात तर तुमच्यासारख्या नरवानरांची माझ्यापुढे काय किंमत पूर्वी एक वानर चोरून लंकेत आला होता त्याने अशोकनाची नासधूज केली म्हणून आम्ही त्याचे शेपूट पेटवले तो आमची लंकानगरी जाळून गेला आता जर पुन्हा त्याची आमची भेट झाली आणि तो जर माझ्या तावडीत सापडला तर तो, तो जिवंत राहणारच नाही रावणाची बडबड ऐकून अंगद म्हणाला ज्याने तुझे असंख्य राक्षसैन्य मारले तुझे सात पुत्र ठार केले इंद्रजी इंद्रजिताला विवरात कोंडले अशोकवनाचा नाश केला त्या मारुतीच्या बलापुढे तू एक पराभूत राक्षस ठरलास तुला शिक्षा करण्यासाठी मारुती पुन्हा आला आहे प्रभू रायाला तू सर्वसामान्य नर समजू नको तू शंकराच्या वराने उन्मत्त झाला आहे पण शंकर सुद्धा ज्या नामाचा जप करतात तोच हा राम आहे त्याची पत्नी तू तु तु तु तुझी मुलगी समज आणि रामाला अर्पण कर नाही उद्या रणभूमी म्हणजे एक होमकुंड होऊन अनेक राक्षसांच्या त्यात आहुती पडतील पूर्णा होतीला तुझीच प्रचंड आहुती पडेल अंगदाचे शब्द रावणाच्या हृदयावर वार करीत होते अखेर रावणाने बळ एकवटून अंगदाला म्हटले अरे भित्र्या तुझ्या बाप, बापाला कपटाने मारून तुझ्यावर जोर रामाने अन्याय केला त्याचा सूड तुला घेता आला नाही मी तुला किशकिंदेचे राज्य परत मिळवून दे तू माझ्याकडे ये आणि आपले कल्याण करून रावणाचे हे बोलणे ऐकून अंगद अतिशय रागवला व त्यासरशी व म्हणाला माझ्या एकाच सापटीने तुझी दहाही मुखे उडवेन त्यासरशी रावणाने रागाने सेवकाला अंगदला पकडण्याची आज्ञा केली लगेच चार बलाढ्य राक्षले त्यांनी अंगदाचे दंड धरले आणि ते अंगदला उडू लागले अंगदाने एका क्षणात अद्भूत पराक्रम केला शरीर पर्वता केले प्रचंड भूभूत्कार केला रावणाच्या हृदयावर शेपटीचा तडाका मारला पायाच्या अंगठ्याने रावणाच्या डोक्यावरील मुकुट वरच्यावर उडवला सर्व सभामंडप एका हाताने उचलला जोरात भुवकार करून अंगद आकाशात उडाला चौघे राक्षस दंडाला चिकटले होते ते अंगदाने अंग झटकता जमिनीवर कोसळले आणि मरून गेले अंगद रामरायाकडे परत आला त्याने रामाला नमस्कार केला रामाने अंगदाला प्रेमाने मिठी मारली अंगदाने रावणाचा मुकुट रामापुढे ठेवला अंगदाला पाहून सर्व वानरांना आनंद झाला रावणाचा मुकुट रामाने विभीषणाच्या मस्तकावर ठेवला सभा सभामंडप पाहून राम अंगदाला म्हणाला तू मंडप उतरून आणलास पण तो परत नेऊन ठेव भीभीषण जेव्हा लंकेचा राजा होईल तेव्हा त्याची सभा कोठे वरेल त्याचे सिंहासन उडावर ठेवायचे ही काय शेष्याने पृथ्वी पुरुत। मस्तकावर धारण करावी तसा सहजपणे अंगदाने मंडप मस्तकावर घेतला आणि रावणाच्या सभेत होता तसा नेऊन ठेवला ते पाहून सर्व राक्षस थक्क झाले रावणाचा संताप अनावर झाला अंगदाने विजयच्या चपळाईने परत येऊ वानर सैन्यात प्रवेश केला तो रामाला म्हणाला प्रभू आता युद्धच अटळ आहे रावणाचा नाश झाल्याशिवाय सीतेची सुटका होणार नाही मी रावणाला त्याच्या हिताच्या गोष्टी पुष्कळ सांगितल्या पण त्या सर्व व्यस्त गेला, संधी घडवून आणायला मला जमले नाही रामाने आवेगाने धनुष्यबाण जवळ केले आणि त्यामुळे काळातही थरका पुराला अनुपमेय हो सुरू युद्ध हे राम रावणाचे 20 कोटी वानर घेवन सुषेण नील व मारुति लंके दिशेने धावले, धूली ने सूर्य दिसेना समुद्रा मरयादा सोड़न दी पृथ्वी डगडगा लंकत उच बुरुज होते तिथे शस्त्रांत राशे हो राक्षस नंग्या तलवारी फिरवीत होते राक्षसान तोफांच भड़ीमार करना सुरवत अठरा पद्मे वनर बहत्तर कोटी दिशा एकदम गर्जना के आणि दगड झोंटे मारण्यास प्रारंभ केला लंकेतील राक्षसांनी दगड मारण्यास प्रारंभ केला वानरांनी राक्षसांसह सर्व राक्षसांसह दुर्ग हस्तके केले राक्षस मरू लागले दुर्गा भोतालचा भाग राक्षस प्रेतानी झाकून गेला वानर त्या प्रेतांचे हालहाल करून खंडकात लोटून देऊ लागले रावण गोपुरावरून पाहत होता तेव्हा त्याला सर्वत्र वानरच दिसले त्याने स्वतःच्या सैन्याला सांगितलंय आता सर्व वानरांचा नाश करा तेव्हा सारे राक्षस युद्धासाठी निघाले प्रत्येक राक्षस पर्वतासारखा धिप्पाड होता हातात त्यांनी तोमर खडग शूल शक्ती गदा परीघ चक्रे बाण भाले इत्यादी हाते घेतले होती, मारा माकडाना मारा असे ओरडत ते धावत सुटले त्यांच्यामागून अश्वावर स्वार झालेले राक्षसवीर होते अश्वसेनेमागून राक्षसांची गजसेना होती रामाच्या आज्ञेवरून कोट्यवधी वानर व रिस सैन्य पुढे सरसावले वानर सैन्यात रामाचा जयजयकार होत होता तर राक्षस रावणाचा जयजयकार करत होते वानरांनी फेकलेल्या दगडांनी आणि झाडांच्या बुंदाने राक्षसांची डोकीच फुटत राक्षस भाल्यानी वानरावर प्रहार करून त्यांना मारून टाकत होते शस्त्रांनी वानरांची डोके उडवी ते नारळासारख्या आकाशात उडत त्यावेळी राम लक्ष्मणांचे बाण लागून असंख्य राक्षस मरू लागले प्रभू रामचंद्राच्या हातून त्यांना मरण आले म्हणून त्या स्थितीतही राक्षस स्वतःला धन्यमानू लागले तेवढ्याच हत्तींनी सोंडानी वानराना उडवून मारले त्यांच्यावर बसलेल्या राक्षसांनी भाले व शूर यांनीही वानराना स्वर्गात पाठवले मग मात्र मोठमोठे वानरवीर पुढे आले त्यांनी हत्तींना त्यांच्या स्वारासह आकाशात उडवले हजारो हत्ती राक्षसांच्या घोड्यावर वीरावर दुसऱ्या हत्तीवर कोसळू लागले आणि धुमाकूळ मारला वृक्ष व वृक्षांसह पर्वत उचलून वानरांनी रथांवर फेकले रथांचा चुराडा होऊ लागला संपूर्ण तीन दिवस व तीन रात्री असे भयंकर युद्ध झाले धुम्राक्ष नावाचा युद्धात निपुण असा राक्षस वानरावर चाल करू लागला वानर त्यांच्यावर पर्वत व शिळा यांचा वर्षाव करू लागले अखेर वानर धुम्राक्षांनी मारले त्यामुळे वानरांचा पराजय होत असलेला पाहून मारुती आकाशातून उडून त्याच्यावर आदळला चूल परजित धुम्राक्ष मारुतीवर धावला तोच मारुतीने वज्राघात्याने धुम्राक्षाचे डोळे फुटले धुम्राक्ष मरतास राक्षस सैरावैरा पळत फुटले घायाळ झालेले राक्षस सैन्य लंकेकडे माघारी वळले रावणाने पराभूत सैन्य पाहिले त्याला मोठी काळजी वाटू लागली त्याने आपला दुसरा सेनापती वज्रद्रष्ट्र याला प्रचंड सैन्य देऊन युद्धात पाठवले वाऱ्याच्या वेगाने वज्रदंष्ट्र रणागडात आला अंगदाने वज्रदंष्ट्राला भल्या मोठ्या वृक्षाने झोडपूर मारले त्याची राक्षसानी हाय खाल्ली अकंपन नावाचा राक्षस सैन्य घेऊन वान सैन्यावर धावला हनुमंताने अकंपनावर दोन वृक्ष त्यामुळे अकंपनाचे तुकडे तुकडे होऊन तो धनीवर कोसळला रणभूमीवर रक्ताचे पाठ वाहू लागले रावण शोकाग्निक बुडून गेला आता काय करावं हे त्याला उंदे ना इतक्यात त्याला शांत करीत इंद्रजीत म्हणाला मी तुमचे शत्रू रणांगणात मारून पराक्रम गाजवून परत इंद्रजीताने रावणाला नमस्कार केला इंद्रजीत राक्षसांची विशाल सेना घेऊन वानद सैन्यात घुसला इंद्रजितावर अंगदाने प्रहार केला विद्युन्माली राक्षसावर सुग्रीवाचा साखरा धावला जंघासुरावर नळाने हल्ला केला या पराक्रमी वानरा तिनी बलाढ्य राक्षसना पराभूत केले त्यांचे सैन्य पळून गेले पण इंद्रजिताने पुन्हा नेट धरला रात्र झाल्यावर कोणी कोणास दिसेना अंधारातही युद्ध चालूच राही अशावेळी इंद्रजीत आपल्या मायावी विद्येने आकाशात ढगांच्या आड लापला तो तेथून राम लक्ष्मणावर सर्प टाकू लागला बाण कोठून येतात हे राम लक्ष्मणांच्या लक्षात येईना पण ते प्रतिकार करू शकले नाही राम लक्ष्मणांच्या अंगात खूप बाण घुसले अनेक बांड लागून राम लक्ष्मणानं मूर्छ आली इंद्रजीत खाली आला त्यांनी मुख्य वानरांची प्रीती घेतली आणि तो लंकेत परतला आपल्या मुलाचा पराक्रम पाहून रावणाला आनंद झाला त्रिजटेला बोलावून त्याने सांगितले सीतेला पुष्पक विमानाने रणांगणावर ने राम लक्ष्मणांची प्रेते पाहून मग तरी ती मला वश होईल त्रिजटेने पुष्पक विमानातून सीतेला रणांगणावर नेले राम लक्ष्मणासह पडलेला पाहून सीता मूर्छित झाली जटेने तिला सावध केले खरा प्रकार सांगितला ती म्हणाली सीते राम लक्ष्मण आता सावध होतील तू त्यांची चिंता करू नकोस सर्व राक्षसांचा वध त्यांच्याच हातून होणार आहे यातील एक अक्षर जरी खोटे ठरले तर माझे डोके गळून पडेल स्त्रीजटेने सीतेला सुखरपणे पुन्हा अशोकनात आणले नंतर विभीषणाची पत्नी सर्मा हिने अशोकपणात येऊन सीतेला धीर दिला ती म्हणाली राम लक्ष्मण उठून पुन्हा लढाई करतील स्वतःचा प्रताप दाखवण्यासाठी प्रथम त्यांनी शत्रूला यश दिले आहे स्त्री जटेने रावणाला सांगितले रणांगण पाहून सीतेच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही तिचे मन मुळीच विचलित झाले नाही ती शांतपणे रामाचे नामस्मरण करीत आहे भीभीषण सुग्रीवाला म्हणाला सूर्योदय होईपर्यंत राम लक्ष्मणांचे रक्षण करा राक्षस राम लक्ष्मणावर पर्वत आणून टाकले वाराणांनी आपल्या शेपट्याचा भक्कम करून राम लक्ष्मणांचे रक्षण केले प्रत्येक वानरवीर स्वतः संकटात असले तरी ते राम लक्ष्मणाची काळजी करीत होते सुशेण स्वतःचे मूर्छा सावरून म्हणाला द्रोणागिरी पर्वतावर औषधी आहे। त्या रात्रीतच कुणी आणून गेल्या तर मी राम लक्ष्मणावर उच्चार करेन सर्व वानर सैन्य पुन्हा उभे करेन द्रोणागिरी पर्वतावर हनुमंतच औषधी आणू असे सर्वांनी सुचवले संकटाला तोंड कसे द्यावे या विचारात सगळे सैन्य होते तोच एकदम आकाशवाणी झाले श्री रामचंद्र व सौमित्र लवकरच सावध होती थोड्याच वेळात प्रभू रामचंद्र सावध झाले डोळे उघडून पाहतात तो स्वभोवती वानर सैन्य होते राम लक्ष्मणांना अनेक सर्पाने वेढले होते त्यांना हलताही येत नव्हते राम निराशेने सुग्रीवाला म्हणाला सुग्रीवा सर्व सैन्य घेऊन तू परत जा आम्हा दोघांना इथेच राहू देग्रीव डोळ्यात आश्रम म्हणाला तुम्हाला या अवस्थेत सोडून आम्ही जिवंत कथे राहू पण वायूने तेवढ्याच रामाच्या कानात मंत्र सांगितला रामाने मंत्र ऐकला व मनापासून त्याचा जप केला गरुड वेगाने आकाशातून खाली उतरला आणि राम लक्ष्मणाला वेढलेल्या सरपाना त्याने खाऊन टाकले राम लक्ष्मण पूर्णपणे सावधून पुन्हा युद्धासाठी उठले ते पाहताच सुग्रीव गर्जना करून म्हणाला आपण लंका उलतीपालती करूया सर्व वानर सैन्यातून प्रचंड बहुकार उठला यामुळे लंकानगर हदरले मरून पड़लेले राम लक्ष्मण रणांगणत पुनः उठले युद्धाला सज्जे वृत्त कहता होते है रावणाला तो पड़ला अध्याय 24 चौवीस 25 समाप्त